पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंदकर तंत्र तिसरे काकोलुकीय कथा सोळावी वरुण पर्वताजवळ एका प्रदेशात मंदविष नावाचा एक म्हातारा साप राहत होता तो एक दिवस मनाशी विचार करू लागला की फारसा त्रास न करता आपले जीवन सुखाने कसे घालवता येईल विचार करता करता बरेच बेडूक असलेल्या एका डबक्या जवळ तो आला आणि दुःखी चेहरा करून बसून राहिला बसलेला पाहून एका बेडकाने विचारले मामा आज नेहमी सारखे भक्ष शोधार्थ हिंडत का नाही मंदविष म्हणाला भक्ष शोधायला जायची आता मला आहे कुठे इच्छा काल रात्री मी भक्ष शोधार्थ भटकत असताना एका बेडकाला पाहिले आणि त्याला पकडण्यासाठी मी उडी मारण्याच्या पावित्र्यात राहिलो तोच बेडकाला माझी चाहूल लागवून तो पळाला तळ्याच्या कडेला काही ब्राह्मण स्नान संध्या करीत होते त्यांच्यामध्येच तो बेडूक कुठेतरी घुसला एका ब्राह्मणाच्या मुलाच्या पायाच्या अंगठ्याला मी बेडूक समजून चावलो तो मुलगा तात्काळ पडला त्याचा बाप तिथेच होता आपला मुलगा मेला आणि शिवाय आपल्या धार्मिक कृत्यात विघ्न म्हणून त्या ब्राह्मणाने संतप्त मला शाप दिला दृष्टा माझ्या निरपराधी मुलाला तू निष्कारण मारले आहेस तेव्हा जन्मभर ज्या बेडकांवर आपले पोट भरत होतात त्यांचे वाहन होऊन तुला राहावे लागेल ला। आणि ते जे काही खुशीने तुला देतील त्यावरच तुला तुझी जी उपजीविका करावी लागेल ला। त्याप्रमाणे तुमचे वाहन होण्याकरिता मी इथे आलो आहे त्या बेडकाने ही सर्व हकीकत आपल्या इतर बेडकांना सांगितले आणि ते सर्व बेडूक आनंदाने आपल्या जलपाद नावाच्या राजाकडे गेले व त्याला त्यांनी सर्व हकी अद्भुत हकीवर चढून बसला इतर बेडूकही ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे सापाच्या पाठीवर बसले ज्यांना पाठीवर बसायला जागा मिळाली नाही ते त्या सापाच्या मागे धावू लागले मंद विषाने त्या बेडकांना खुश करण्यासाठी निरमिराळ्या चालीने चालून त्यांना अगदी खुश करून टाकले बेडकांचा राजा जलपात संतुष्ट होऊन म्हणाला या वाहना पुढे हत्ती घोडा फार काय तर मनुष्याने वाहिलेली पालखी सुद्धा काहीच नाही काही दिवसांनी एक दिवस मंदविष मुद्दामच हळूहळू चालू लागला राजाच्या लक्षात घेताच त्याने विचारले मंदविषा आज तू फार हळू का टाळतोस काय सांगू महाराज मंदवीश म्हणाला मला काहीच खायला मिळाले नाही त्यामुळे माझ्या अंगात कसलाच प्राण राहिला नाही मी भराभर चालणार कसा राजाने त्याला काही किरकोळ बेरूप खाण्याची परवानगी दिली परवानगी मिळताच खुश होऊन मंदवीश म्हणाला मला ब्राह्मणाचा शाप झाला होता त्यामुळे महाराज आपण मला दिलेल्या परवानगीमुळे मी अतिशय संतुष्ट झालो आहे काही दिवस गेल्यावर मंदवीश पुन्हा ताजा झाला असे दाखवू लागला परंतु मनात मात्र बेडकांच्या मूर्खपणाला तो हसत होता तो मनात म्हणाला माझी युक्ती तर सफल झाली परंतु हे बेडूक आपल्याला किती दिवस पुरतील बेडकांचा राजा मंदविषाच्या गोड भूल थापांनी अगदी भुलून गेला होता त्यामुळे सापाने कितीही बेडूप खाल्ले तरी ते त्याच्या लक्षात आले नाही काही दिवसांनी मंदविषयापेक्षाही मोठा दुसरा एक साप तेथे आला मंदविष बेळकांना पाठीवर हिंडतो आहे हे पाहून तो आश्चर्यचकित झाला की जगावेगळे रीत पाहून तो मंदविषयला म्हणाला बाबा रे आपण खायचे त्यांना पाठीवर घेऊन काय तुरी मला हे सर्व माहीत आहे परंतु मला काही काळ असाच काढला पाहिजे तूफ खाऊन आंधळा झालेला ब्राह्मण नाही का, का। अशीच वाट पाहत राहिला मंदवीश म्हणाला तो दुसरा साप म्हणाला हे कसे, मंदवीश सांगू लागला